श्री परमात्मने असं यथा सी तशृ श्री भगवान म्हणाले हे अर्जुन माझ्या ठिकाणी मन तल्लीन करून आणि केवळ माझ्याच आश्रयाने राहून योगाभ्यास करत असता तू मला निसंशय व पूर्णपणे कसे जाणशील ते ऐक ज्ञान ते हम सविज्ञान इदम्यशेषत मी हे परमेश्वर स्वरूपाचे ज्ञान तुला विज्ञानासह म्हणजे सृष्टी ज्ञानासह संपूर्णत सांगतो हे परमेश्वराचे ज्ञान झाल्यावर पुन्हा दुसरं काही जाण्याचे या लोके शिल्लक राहत नाही मनुष्याणा सहस्रेशु यतती सिद्ध ये हजारो मनुष्यामध्ये एखादच ईश्वरी ज्ञानाची सिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न करतो आणि अशा प्रयत्न करणाऱ्या सिद्धांमध्ये सुद्धा एखाद्यालाच माझ खरं तात्विक ज्ञान होत भूमिरापो न मनो बुद्धिरेव अहंकार प्रकृति प्रकृतिरष्ट पृथ्वी आप तेज वायु आकाश मन बुद्धि व अहंकार माझी प्रकृति आठ प्रकार विभाग ली है महाबाएदार्यते जगत हे अर्जुन ही अष्टधा प्रकृती ही माझी अपरा म्हणजे कनिष्ठ किंवा अचेतन प्रकृती आहे परंतु ही चाहून वेगळी जीवस्वरूपी अशी जी माझी परा म्हणजे श्रेष्ठ किंवा सचेतन प्रकृती आहे ती तू समजून घे या पराप्रकृतीकडूनच हे जग धारण केले जातं ए सर्वाणी अहम कृत्न जगत प्रभव प्रलयोक सहा सर्व पदार्थ हे माझ्या परा आणि अपरा प्रकृती प्रकृतीपासूनच उत्पन्न होतात म्हणून मीच म्हणजे परमेश्वरच अखिल जगाचे उत्पत्तीस्थान व विलयस्थान आहे असं समज मत्तःपरतरम न्यकिचिदस्ती धनंजय मई सर्वमिदम प्रोतम सुत्रे मणीगणा अर्जुन माझ्याहून म्हणजेच परमेश्वराहून तत्वत वेगळं असे या ब्रह्मांडामध्ये दुसरं का आहे नाही एकाच दोऱ्यात जसे अनेक मणी ओवावेत तसे हे सर्व जग माझ्या ठाई ओवलेलं आहे रसोह मपसुकाउंटे य प्रभा स्मिशि सूर्यो प्रणव सर्व वेदेश शब्द खे पौरुष हे अर्जुना पाण्यामधील रस हा गुण मी आहे सूर्य व चंद्र यांच्यामधील तेज मी आहे सर्व वेदामधील प्रणव म्हणजे ओंकार मी आहे आकाशातला शब्द हा गुण मी आहे आणि मानवातील पराक्रम सुद्धा मीच आहे पुण्योगंध पृथिव्या तेज्च असौ जीवनमर्व भूतेसु तपश्चिसु पृथ्वीमधील उत्तम गंध हा गुण मी आहे अग्निमधील तेज हेही मी आहे सर्व प्राणीमात्रातील जीवनशक्ती मी आहे व तपस्वी लोकांमधील तपसुद्धा मीच आहे बीजम माम सर्व भूतानाथ सनातन बुद्धिर्बुद्धिमतामस्म तेज तेजस्वी हे अर्जुना, सर्व प्राणी मात्रांचे अनादी बीज मी आहे मी बुद्धिवानामधील बुद्धी आहे व तेजस्वी लोकांमधील तेज ही मीच आहे धर्माविरुद्ध भूते शु कामोस श्लोक अकराव हे भरतश्रेष्ठ अर्जुना बलवान लोकांमधील लोभ वो वासना रहित असं जे सामर्थ्य ते मीच आहे तसच सर्व प्राणी मात्रातील धर्मला सोडून असणारी सुखेच्छा सुद्धा मीच आहे येवा राजसामे मत्त एन विधी नवहमेशु ते मयी या जगात जे जे सात्विक राजस तामस पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न झालेले आहेत असं तू जाण परंतु माझ्या आश्रयाने मा या, या सत्व रजातमादी तीन गुणांपासून झालेल्या विकारांनी भुललेलं हे सर्व जग या तीनही गुणांपलीकडे असणारा व अविकारी असा जो मी परमात्मा त्याला जाणत नाही दैवी गुणमयीयार कारण अलौकिक त्रिगुणात्मक अशी ही माझी माया ती पार करण्यास कठीण आहे जे कोणी मला म्हणजेच परमात्म्याला शरण येतात ते मात्र या मायेचे स्वरूप नीट ओळखून तिच्या मोहात न पडता तिच्यातून तरुण पलीकडे जातात नमाम दुष्कृती नेधमायत ज्ञानाश्रिता मायेने ज्यांची विवेकबुद्धी नष्ट झालेली आहे आणि म्हणून जे आसुरी संपत्तीच्या मागे लागलेले आहेत ला असे अविवेकी व दुराचारी लोक माझी उपासना करत नाहीत चतुर्विषभ श्लोक सोळावा हे भरत श्रेष्ठ अर्जुन या जगातील दुःखाने पीडित झालेले आर्त ईश्वर स्वरूप जाणण्याची इच्छा करणारे जिज्ञासू स्वार्थपूर्तीची इच्छा करणारे व ईश्वर स्वरूप जाणणारे असे ज्ञानी असे चार प्रकारचे सन्मान उपासना करतात एक भक्तीर्विशिष्यते प्रि हि ज्ञानी नोत्यर्थम अहम सम प्रिय या चार प्रकारच्या भक्तांमध्ये मत परायण असणारा व अनन्य भक्ती करणारा असा जो ज्ञानी भक्त आहे तो श्रेष्ठ आहे कारण ज्ञानी भक्ताला मी अत्यंत प्रिय असून मलाही तो तसाच प्रिय आहे उदारा सर्व एवै ते ज्ञानीस ही युक्तात मा गतीम हे सर्वच प्रकारचे भक्त उत्तमच आहेत परंतु ज्ञानी भक्त हे माझे स्वरूपच आहे असं मला वाटतं कारण माझ्या ठिकाणी मन व बुद्धी असणारा ज्ञानी भक्त माझ्याच अतिशय उत्तम गतीला प्राप्त झालेला असतो बहुनाम जन्मनाम अंत्ये ज्ञान वापद्यते वासुदेव सर्वित स महात्मासुदुर्लभ अनेक जन्मांचा शेवटी हे सर्व जगत वासुदेवमयच आहे म्हणजे परमात्मा स्वरूपच आहे असं ज्ञान झालेला ज्ञानी भक्त मला येऊन मिळतो असा महानुभाव भक्त अतिशय दुर्मिळ असतो कामस्तैस्तै हृत ज्ञाना प्रपद्यदेवता तम तम नियम आस्थाय प्रकृत्या स्वय आपापल्या प्रकृतीने बद्ध व विविध कामनांनी ज्यांची बुद्धी हरण केलेली आहे असे इतर विवेकशुन्य भक्त इतर देवतांची आराधना करतात अर्चित्रद्धा वविम्यह श्लोक एकवीसा जो जो भक्त ज्या ज्या देवता स्वरूपाची उपासना श्रद्धापूर्वक करू इच्छितो त्या त्या भक्ताची त्या त्या देवता स्वरूपावरील श्रद्धा मी स्थिर करतो सतया श्रद्धयात लय विहितान हितान तो भक्त त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेची आराधना करतो आणि मग त्या देवतेपासून त्याचे मनोरथ पूर्ण होतात पण ते मनोरथ वस्तुत परंतु त्या मंदबुद्धी भक्तांना मिळणारे ते फळ अल्प काळ टिकणार असत जे ज्या देवत्याची आराधना करतात ते त्या देवतेच्या लोकाप्रत जातात आणि माझे भक्त माझ्या स्थळाला म्हणजेच अविनाशी पदाला प्राप्त पदा मयम अनोत्तम माझे अविकारी निरुपमेय व सर्वश्रेष्ठ रूप जाणण्यास असे मंद बुद्धीचे लोक मला ही इतर जीवांप्रमाणेच अव्यक्त दशेतून व्यक्त अशा स्वरूपात प्रकट झालेला मनुष्यच समजतात नाहम प्रकाश सर्व मायाती लोक मामजम योगमायेच्या पडद्याने आच्छादलेला असा मी सर्व सामान्य लोकांच्या बुद्धीने आकलन केला जात नाही म्हणून योगमायेने मोहित असे सामान्य लोक माझे जन्मरहित व अविकारी असे सत्य स्वरूप जानू शकत नाहीत वेदाहम समती वर्तमाना भविष्यानी चूतानी माम तू वेद न कश्चन श्लोक सव्वीस हे अर्जुन मी भूत वर्तमान व भविष्य काळातील सर्व प्राणी मात्रा न जाणतो पण मला कोणीही प्राणी सत्य स्वरूपात जाणत नाही न समुन ना द्वंद्व न भारत सर्व भूताहम सर्गेयांतप हे भरत श्रेष्ठ अर्जुन सर्व प्राणी या सृष्टीत जन्माला येत्या वेळीच आवड नावड यापासून उद्भवलेल्या सुखदुःखादी द्वंद्वांच्या मोहांमुळे अज्ञानाच्या भोवऱ्या सापडतात येषम ते द्वंद्व मोहनिर्मुक्ता भजन ते माम दृढ पण ज्या सत्कर्माचरणी पाप सत्कर्माचरणाने नाश पावलेले आहे ते लोक या दवंद्वजन्य मोहापासून मुक्त होतात भक्तीविषयी ज्यांचा निश्चय दृढ झालेला आहे असे ते पुण्यवान लोक माझी उपासना करू लागतात जरा मरण मोक्षाय मोमाश्रित्ये ते ब्रह्म तद्विदुकृत्नमध्यात्म कर्मचा अखिलम जे माझ्या भक्तीचा आश्रय करून वार्धक्य व मृत्यू यापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करतात ते त्या सृष्टीच्या मुळाशी असलेल्या परब्रह्माला सर्व चराचरात अव्यक्त रूपाने असणाऱ्या अध्यात्माला तसेच अखिल कर्माला जाणणारे असे होतात साधी, साधी य प्रया माम ते विदुर्युक्त चेतसह जे अधिभूतासह अधिदैवतासह आणि अधियज्ञासह मला जाणतात ते अंतकाली सुद्धा माझे अनुसंधान कायम ठेवल्यामुळे मला जाणतात हरिओ तत्सिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषदु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णाजुन संवादे ज्ञान विज्ञान योगो नाम सप्तमोध्याय